अध्याय एकशे चौऱ्याण्णव व्हावा सत्वादी गुणलक्षण वर्णन युधिष्ठिर म्हणाला पितामह मनुष्याने आचरण करावयाच्या ज्या योगधर्मासंबंधाने शास्त्रात विचार केलेला आहे त्या योग धर्माचे स्वरूप आणि विधी ही मला कथन करा तसेच ब्रह्मनिष्ठ हे चराचर विश्व कुठून निर्माण झाले व त्याचा प्रलय कशाप्रकारे होतो हेही मला सांगा भीष्म म्हणाले हे पृथापुत्रा युधिष्ठिरा ज्या अध्यात्म योग धर्मा संबंधाने तू मला प्रश्न करीत आहेस त्याचे मी तुला विवरण करून सांगतो हा योग धर्म अत्यंत श्रेयस्कर व सुखजनक आहे हा योग धर्म आचार्यांनी प्रदर्शित केलेला असून यात सृष्टी आणि प्रलय यासंबंधीचाही विचार आहे या योग धर्माचे ज्ञान झाले असता मनुष्याला ऐहित सुखाची व परब्रह्म ही प्राप्ती होते व त्याते सर्व मनोरथ पूर्ण होतात हा योग धर्म सर्व प्राण्यास हित पृथ्वी वायू आकाश जल आणि तेज ही पंचमहाभूते असून सर्व प्राण्यांची उत्पत्ती यांच्यापासून होते व त्यांचा लय ही याच्याच ठिकाणी होतो तसेच समुद्रातून निघणाऱ्या लाटांप्रमाणे ही महाभूते प्राण्यांमधून निघून जेथून ती निर्माण झाली त्याच ठिकाणी जाऊन पुनपुन्हान होतात ज्याप्रमाणे कासव आपले अवयव पसरते व पसरलेले पुन्हा आखडून घेते त्याचप्रमाणे जीवात्मा आपण महाभूते निर्माण करून आपणच त्याचा संहारही करतो ईश्वराने प्रत्येक शरीरामध्ये पंचमहाभूते ठेवलेलीच आहेत परंतु जीवात्म्यास त्याचा जीवत्वाभिमान नष्ट होईपर्यंत त्या शरीरागत पंचमहाभूतांच्या भेदाचे ज्ञान होत नाही शब्द श्रवणेंद्रिय आणि पोकळी ही शरीरगत आकाश होई। स्पर्श त्वगेंद्रिय आणि चलनवनदादी व्यापार हा शरीरगत वायू होई। रूप चुरेंद्रिय आणि अन्नपचनास कारणीभूत असलेला अग्नी हे शरीरगत तेज होय रस धर्म आणि रसनेंद्रिय हे शरीरगत जल होय आघ्राण करावयाचे पदार्थ घ्राणेंद्रिय आणि शरीर हे शरीरगत पृथ्वीचे भेद आहेत याप्रमाणे शरीरामध्येही पाच महाभूते असून मन हे सहावे आहे हे भरतकुलोत्पन्ना इंद्रिय आणि मन ही ज्ञानाची द्वारे असून या सहानखेरीच बुद्धी आणि क्षेत्रज्ञ म्हणजे जीव हे दोन पदार्थही या शरीरामध्ये आहेत चुराधिक पाच इंद्रिये आपापल्या विषयांचे ग्रहण करतात मन हे त्या विषयासंबंधाने संशय प्रदर्शित करते बुद्धी त्या संबंधाने निश्चय करते आणि क्षेत्रज्ञ हा या सर्वात साक्षीभूत असतो हे साक्षीभूत चैतन्य पादतलापासून मस्तकापर्यंतचा शरीरांतर्गत सर्व भाग अवलोकन करीत असून परमात्मस्वरूपी असल्यामुळे या चैतन्यानेच चा आकाशाच्या उदरात असलेले हे सर्व विश्व व्याप्त करून सोडले आहे शरीरगत सर्व इंद्रिये आणि त्यांचे विषय ही सर्व सत्परज स्तमोगुणी स्तमोरूपी अर्थात त्रिगुणात्मक आहेत हे, हे मनुष्यांनी पूर्णपणे लक्षात ठेवावे त्रिगुणात्मक प्रकृती हीच पंचमहाभूत व सर्व प्राणी यांच्या उत्पत्तीचे व प्रलयाचे स्थान आहे असे विचारपूर्वक आलोचन केले म्हणजे हळूहळू वैराग्य आणि विवेक यांची वृद्धी होऊन मनुष्यास उत्कृष्ट अशा सुखाची प्राप्ती होते सत्वादी तीन गुण हेच बुद्धीला वारंवार वार विषयस्वरूपी बनवितात अर्थात विषय ही बुद्धीत असून पंचमहाभूते इंद्रिये आणि मन ही बुद्धीच आहे कारण ज्यावेळी बुद्धीचे सान्निध्य नसेल त्यावेळी याचे अस्तित्व नसते बुद्धीचे अस्तित्वच नसेल तर ही इंद्रिय आणि पंचमहाभूते असणार कुठून बुद्धी अस्तित्वात आली म्हणजेच सर्व पदार्थ अस्तित्वात येतात व ती नष्ट झाली म्हणजे नाश पावतात म्हणूनच हे सर्व चराचर विश्व बुद्धिमयच आहे असे वेदात सांगितलेले आहे ही बुद्धी ज्याद्वाराने पदार्थ अवलोकन करते त्या चक्षु असे म्हणतात ज्याच्या योगाने शब्द श्रवण करते ते श्रोत्र म्हणजे श्रवणेंद्रिय होय ज्याच्या योगाने गंधाचे अवघ्राण करते ते घाणेंद्रिय होय ज्याच्या योगाने हिला रसज्ञान होते ते रसनेंद्रिय होय व त्वगेंद्रियाच्या द्वाराने बुद्धिस्पर्शाचा अनुभव घेते वस्तुत श्रवणादि इंद्रिये त्यांचे विषय आणि त्यांचा अनुभव घेणारी ही सर्व एकच आहे कारण जिला जीव अशी दुसरी संज्ञा आहे अशा चैतन्याच्या आभासाने युक्त असणारी जी बुद्धी तीच एकदम त्या त्या रूपाने विकार पावत असते ज्या रूपाने विकृत होऊन बुद्धी कोणत्याही विषयाची इच्छा करीत असते त्यास मन असे म्हणतात ज्यांना इंद्रिय असे म्हणतात व ज्यांचे विषय निरनिराळे आहेत अशी ती पाच बुद्धीची विषय द्वारे आहेत वो या सर्वांवर अतिंद्रिय अशा परमात्म्याची सत्ता आहे कारण तो जरी करता नसला तरी ज्याप्रमाणे लोहचंबक आपल्या केवळ सान्निध्यानेच लोहामध्ये क्रिया उत्पन्न करतो त्याप्रमाणेच आपल्या केवळ सत्ता मात्रानेच तो इंद्रिय चालवतो पुरुषाच्या ठिकाणी वास्तव्य जी बुद्धी ती सत्व रज आणि तम या त्रिगुणांनी व्याप्त केलेली असते म्हणूनच एकादे वेळी सत्वगुण विशिष्ट असेल त्यावेळी तिला सुख होते एखाद्या वेळी म्हणजे रजोगुणयुक्त असेल तेव्हा ती ते शोकग्रस्त होते व एखाद्यावेळी म्हणजे तमोगुणाने व्याप्त असेल त्यासमयी तिला सुख अथवा दुःख यापैकी काहीच नसते ज्याप्रमाणे सागरगामिनी नद्यांना प्रचंड पूर आला असता समुद्र आणि नद्या एकरूपत भासतात तथापि तरंगानी युक्त असणारा समुद्र नद्यांशी संलग्न असताही त्यांना अतिक्रमण करून राहिलेला असतो त्याप्रमाणेच मनाशी संलग्न होऊन राहणारी व या पूर्वोक्त तीन अवस्थांनी युक्त असणारी ही बुद्धी त्रिगुणात्मक असूनही तीन गुणांना अतिक्रमण करून राहिलेली असते याप्रमाणे ही सुखदुःखाधिकांना अथवा गुणत्रयाला अतिक्रमण करून राहिलेली असते याप्रमाणे ही बुद्धी जरी गुणत्रयास अतिक्रमण करून लीन झालेली असली तरीही ती अंतकरणामध्ये सूक्ष्मरूपाने वास्तव्य करीत असते ही गोष्ट आत्म्याच्या अनुभवकालाही कालाची आहे तो अनुभव घेऊन समाधीप्रभृतीची निवृत्ती झाली व पुनश्च पूर्वावस्था प्राप्त झाली म्हणजे रजोगुणाची प्रवृत्ती होते व त्याच्या योगाने बुद्धीलाही पुनरपी पूर्वास्थिती प्राप्त होते याप्रमाणे रजोगुणाच्या योगाने बुद्धी, रजो बुद्धी स्थूलरूपाने अस्तित्वात आली म्हणजे प्राण्यांमध्ये वास्तव करणाऱ्या रागद्वेषादिरूपी दोषांच्या अनुरोधाने शुद्धसत्व म्हणजे यथार्थ ज्ञान आणि तम म्हणजे विपरीतज्ञान यांची प्रवृत्ती होते सुख हा सत्वगुण शोक हा रजोगुण आणि मोह हा तमगुण असून या जगातील सर्व पदार्थ या त्रिगुणामध्येच गुरफटून गेलेले असतात हे भरतकुलोत्पन्ना याप्रमाणे मी बुद्धीची सर्व स्थिती तुला स्पष्ट करून सांगितली आता इंद्रिय जयाचा सा विचार सांगतो बुद्धिमान मनुष्याने इंद्रियांचाही जय केलाच पाहिजे सत्व रज आणि तम हे तीनही गुण सदैव प्राण्यांचा आश्रय करून असतात म्हणूनच हे भरतकुलोत्पन्न प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी सात्विक राजस आणि तामस असा तीन प्रकारचा अनुभव दृष्टीस पडतो सुखप्राप्ती हा सत्वाचा व दुःखप्राप्ती हा रजाचा गुण तमोगुणाचा प्रादुर्भाव झाला म्हणजे मात्र सुख अथवा दुःख यापैकी काहीच राहत नाही कारण त्यावेळी केवळ मोहच असतो ज्या पदार्थाच्या योगाने शरीरास अथवा अंतकरणास सुख होईल त्याला सत्वगुणात्मक असे म्हणावे तसेच जे शरीरास व अंतकरणासू दुःख देणारे व आनंदाचा नाश करणारे असते ते रजोगुणात्मक होय असे समजावे या रजोगुणापासून दुःखाची उत्पत्ती होते म्हणून गडबडून जाऊ नये किंबहुना तिकडे लक्षच देऊ तसेच जेथे निर्दुष्ट तर्क आणि ज्ञान यांचा प्रवेश नसतो व ज्याच्या योगाने कोणत्याही विषयाचे स्पष्ट ज्ञान होत नाही आणि जो मोहाशी संबद्ध झालेला असतो तो तमगुण होय इष्टवस्तूच्या श्रवणापासून होणारा हर्ष त्याच्या दर्शनाने होणारे समाधान आणि त्याच्या प्राप्तीने होणारे सुख हे या अंतकिरणाची सुखैतानता या सात्विक गुणाची प्राप्ती मोठ्या भाग्याने होते असमाधान तप शोक लोभ आणि असहिष्णुता ही रजोगुणाची लक्षणे काही कारणामुळे व ही, ही उद्भवतात आणि अवमान मोह अनवधान झोप झापड इत्यादी प्रकारची जी तमोगुणांची अनेक लक्षणे ती दुर्भाग्यामुळेच प्राप्त होतात मन हे अप्राप्य अशाही विषयांसंबंधाने आसक्ती ठेवणारे अनेक विषयांचे ठिकाणी एकदम जाऊन भिडणारे आणि इच्छा व संशय इतद्रूपी आहे याचे ज्याने उत्कृष्ट प्रकारे नियमन केले असेल तोच इहपरलोकी सुख पावतो ज्याप्रमाणे तापलेले लोखंड आणि अग्नी ही परस्पराहून भिन्न भासत नाहीत त्याप्रमाणेच बुद्धी आणि जीवात्मा यांचा भेद लक्षात येत नाही तथापि हे भरतकुलोत्पन्न बुद्धी ही अहंकारादी गुणास उत्पन्न करीत असते व जीवात्मा निर्माण करीत नाही हा त्या दोहोमधील भेद आहे हे लक्षात ठेव ज्याप्रमाणे उंबर आणि उंबरातील कीट हे परस्परांशी सदैव संबद्ध झालेले असतात त्याप्रमाणे बुद्धी आणि जीवात्मा या उभयतांचाही परस्परांशी संबंध असतो याप्रमाणे जरी ते उभयता परस्परांशी संलग्न झालेले असले तरी निसर्गतःच ते परस्पराहून भिन्न आहेत त्या उभयतांचा संयोग मत्स्य आणि जल यांच्या संयोगाप्रमाणे आहे देह अहंकार इत्यादी गुणांना आत्म्याचे ज्ञान नसते तथापि आत्म्याला त्यांचे पूर्ण ज्ञान असते कारण ते ह्या गुणांचा द्रष्टा आहे कारण तो ह्या गुणांचा द्रष्टा आहे याप्रमाणे जरी ते भिन्न आहेत तरी आपल्याशी त्यांचे तादात्म्य झाले आहे असेच आत्मा मानित असतो सारांश आत्मा आणि अहंकारादी गुण यांचा परस्परांशी अभेद संभवत नाही तथापि तो असल्याने मात्र तथापि तो असल्याचे मात्र दृष्टोत्पत्तीस येते म्हणूनच मी म्हणजे आत्मा गोरा आहे लंगडा आहे अंधळा आहे इत्यादी प्रयोग होतात परंतु हा अभेद निर्जल प्रदेश आणि त्या ठिकाणी भासणारे जल याच्याप्रमाणे केवळ अध्यासमूलक आहे जसा दीप एखाद्या पात्राने आच्छादित करून ठेवलेला असला तरी त्या पात्राच्या छिद्रातून पडणाऱ्या त्याच्या किरणांनी पदार्थ दिसतात त्याप्रमाणे आत्मा हा गुणांनी आवृत्त असला तरीही जड आणि अज्ञ अशी जी पाच ज्ञानेंद्रिय बुद्धी त्यांच्याद्वाराने तो विषयास प्राकशित म्हणजे ज्ञानविषयी करीत असतो बुद्धिरूप सत्व हे गुणांना निर्माण करीत असते व क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा त्यांना अवलोकन करीत असतो बुद्धी आणि जीवात्मा यांचा हा संबंध अनादी आहे ही उभयता जरी परस्परांशी संलग्न आहेत तरी त्यात कोणीच कोणास आश्रयभूत नाही कारण आत्मा असंग आणि निर्गुण असून आपल्या महिम्यानेच राहणारा आहे व बुद्धी ही अविद्या स्वरूपी असल्यामुळे मिथ्याभूतच आहे अर्थात कोणासच आश्रयाची जरुरी नाही बुद्धिसत्व हे मनाला प्रकाशित करीत असते पण ते अहंकारादी गुणांना केव्हाही प्रकाशित करीत नसते अर्थातच ते गुण व त्यांची कार्ये ही सर्व मिथ्याभूतच आहेत ज्याप्रमाणे छिद्रयुक्त पात्रात ठेवलेल्या दीपाची किरणे ती छिद्रे बुजवून बंद केली म्हणजे प्रज्वलित असलेला दीप त्या पात्रात दिसू लागतो त्याप्रमाणे आत्म्याची केवळ किरणेच अशी जी इंद्रिये त्यांचा अंतःकरणाच्या योगाने उत्कृष्ट प्रकारे निरोध केला म्हणजे मनुष्याच्या शरीरात आत्म्याचा प्रकाश पडू लागतो त्याला आत्मज्ञान होते याप्रमाणे इंद्रियनिग्रह केल्यानंतर स्वाभाविक अशा सर्व त्याग करून केवळ आत्मचिंतन करीत राहणारा व परमात्म्यावर निष्ठा असलेला जो पुरुष तो सर्व प्राण्यांचा आत्मात बनून जातो अर्थात परब्रह्मस्वरूपी बनतो सारांश निग्रह आणि संन्यास म्हणजे कर्मत्याग इत्यादिकांच्या योगाने मनुष्याला उत्कृष्ट प्रकारची गती मिळते ज्याप्रमाणे जलामध्ये संचार करणाऱ्या पक्षाला जलाचा लेप लागत नाही त्याचप्रमाणे आत्मसाक्षात्कार झालेला मनुष्य संसारात असला तरीही त्याला कर्मलेप लागत नाही कारण आत्मस्वरूपाचा स्वभावच असा आहे की त्याला कर्मरूपी मलाचा लेप किवाही लागावयाचा नाही हे स्वबुद्धीने निश्चितपणे जाणून कोणाशी मत्सर न करीता कोणाविषयीही शोक न करता आणि आनंदही न मानता संसारामध्ये वास्तव्य करावे याप्रमाणे अध्यासजन्म जन्य, जन्य जी परस्वरूपता तिचा त्याग करून आत्मस्वरूपी बनून गेलेला जो पुरुष तो योग बला आपल्या नाभीतून सूत्र तंतू निर्माण करणाऱ्या कोळ्याप्रमाणे सर्व भूते आणि भौतिक पदार्थ याना सदैव निर्माण करू शकतो अर्थातच त्याचपासून निर्माण होणारे भूताधी गुण हे कोळ्यापासून उत्पन्न होणाऱ्या तंतूप्रमाणे आहेत सारांश जीवनमुक्ताच्या दृष्टीने अविद्या नष्टच झालेली असते कित्येकांच्या मते आत्मसाक्षात्कार झाल्यावर जो गुणांचा म्हणजे अविद्येचा नाश होतो त्याची निवृत्ती पुनश्च होत नाही असे आहे परंतु ते बरोबर नाही कारण आत्मज्ञान झाल्यानंतर होणारी गुणनिवृत्ती जरी प्रत्यक्ष प्रमाणावरून सिद्ध होत नसली व म्हणूनच जी इंद्रियजन्य ज्ञानास अविषय असली तरी अनुमानाने गुणांची निवृत्ती होत असल्याचे सिद्ध होते अर्थातच ब्रह्मज्ञाच्या दृष्टीने जरी अविद्या व तिची कार्ये यांचा नाश झाला असला तरी इतरांच्या दृष्टीने त्यांचे अस्तित्व असतेच असा कित्येकांचा सिद्धांत आहे आणि कित्येकांच्या मते नष्ट झालेल्या गुणांची पुनर्निवृत्तीच होते तेथे आत्मज्ञ आणि अनात्मज्ञ असा काही भेद नाही असे आहे या दोहोंचा आपल्या बुद्धीप्रमाणे शास्त्रदृष्ट्या विचार करून व ध्यानाच्या योगाने प्रत्यक्ष पाहून काय ते ठरवावे बुद्धीच्या सुखदुःखादी धर्मांचा आत्म्याच्या ठिकाणी व आत्म्याच्या सत्वात सत्व सत्वचित्वादी गुणांचा बुद्धीचे ठिकाणी अध्यास झाल्यामुळे जे परस्परांमध्ये ऐक ऐक्य दिसते दिश्ट, तो मुख्यत्वे करून बुद्धिभेदाचाच परिणाम आहे म्हणूनच पुरुष म्हणजे जीव आणि बुद्धी म्हणजे अविद्या ही भिन्न आहेत असे जाणून या भेदाचा त्याग करावा म्हणजे सुखाने राहता येते आणि सर्व प्रकारच्या संशयांचा उच्छेद दा झाल्यामुळे शोक करण्याचाही प्रसंग येत नाही हे भरतकुलोत्पन्ना ज्याप्रमाणे मलिन लोक भरलेल्या नदीत गेले म्हणजे स्वच्छ होतात त्याचप्रमाणे ज्ञानस्वरूपी परमात्म्यामध्ये प्रविष्ट झालेले ज्ञानी लोकही शुद्ध होतात महानदीच्या परतीराचे ज्ञान असले तरी पार जाता येत नसल्यास काही उपयोग होत नाही तर उलट तापच होतो पण परमात्मज्ञानाची गोष्ट तशी नाही आत्म्याचे केवळ ज्ञान झाले की तापाचा नाश होतो इतकेच नाही तर आत्मज्ञान झालेल्या मनुष्याचा उद्धार होतो याप्रमाणे हृदयकाशामध्ये परमात्म्याचा साक्षात्कार झाला असेल त्यांना ज्ञानमय अशा परब्रह्माची प्राप्ती होते तसेच हे परमात्मरूपी ज्ञान हेच सर्व प्राण्यांच्या उत्पत्तीचे आणि लयाचे स्थान आहे असे ज्ञान झाले व हलके हलके आपल्या बुद्धीने या संबंधाचा विचार केला म्हणजे अमर्याद अशा सुखाची प्राप्ती होते धर्म अर्थ आणि काम हे तीनही पुरुषार्थ क्षयिष्णू आहेत असे ज्याला समजते व जो अनुमान आणि श्रुती इत्यादीकांच्या योगाने त्यांच्या अनित्यत्वासंबंधाने विचार करून त्यांचा त्याग करतो संन्यास स्वीकारतो व ध्यानशील बनून श्रवण मननादिकांच्या योगाने अंतःकरणपूर्वक त्या संबंधाचा शोध चालवीत असतो त्या आत्मज्ञ मनुष्याला इतराची कोणत्याही प्रकारची अपेक्षा करावी लागत नाही कारण आत्मज्ञ पुरुषाच्या सर्व आशा आपोआपच पूर्ण होतात ज्यांनी आत्मसंयमन केलेले नाही त्यांना दुर्निर्वार वो रूपादी अनेक विषयांचे ठिकाणी आसक्त अशा इंद्रियांच्या योगाने परमात्म्याचे पृथकत्वाने म्हणजे विश्व निराळे आणि आत्मा निराळा आहे असे ज्ञान होणे अशक्य आहे हे सर्व समजले म्हणजे मनुष्य ज्ञानी होतो ज्ञानी पुरुषाचे याहून निराळे असे आणखी काय चिन्ह असणार हे ज्ञान झाले म्हणजे विचारी लोकांना कृतकृत्यता वाटते अज्ञानी लोकास जे अत्यंत भीतीकारक असते त्या संसार दुःखाची बाधा ज्ञानी मनुष्यास नसते कारण अज्ञान हेच त्या दुःखाचे कारण असून ज्ञानी मनुष्याच्या अज्ञानाचा नाश झालेला असतो अशा रीतीने मिळणारा मोक्ष हा कोणाला कमी अधिक प्रमाणाने मिळत नसून तो सर्वांसारखाच मिळतो अर्थात मुक्त झालेल्या लोकात वैषम्य नसते कारण अज्ञानजन्य गुणाचे अस्तित्व असेल तरच वैषम्य असू शकते जो मुळी निर्गुणस्वरूपीच बनला त्याला वैषम्य कुठून असणार फलेच्छा सोडून देऊन कर्म केल्याने पूर्वकर्मजन्य दोषांचा नाश होतो हे खरे आहे तथापि तेवढ्यासाठी ज्ञानी मनुष्याने कर्म केलेच पाहिजे असे नाही कारण ज्ञान झाले म्हणजे प्राचीन अथवा ऐहिक कोणतेही कर्म अप्रिय अशा संसाररूपी बंदा कारणीभूत होत नाही तसे नसले तरी मोक्षप्राप्तीसाठी कर्म केले पाहिजे असे तर मुळीच म्हणता येत नाही कारण कर्म हे मनुष्याच्या मोक्षप्राप्तीला कारण कुठून होणार अर्थातच होणार नाही व म्हणूनच ना ज्ञानी मनुष्याने कर्म करण्याचे कारण नाही ज्ञानी मनुष्य कामक्रोधादी व्यसनांनी ग्रस्त करून सोडलेल्या पुरुषांचा तिरस्कार करीत असतो कारण कामक्रोधाधिकांच्या ठिकाणी असणारी आसक्ती ही आसक्त मनुष्यास इहलोकी पीडा देते इतकेच नाही तर मरणोत्तरही त्याला इहलोकी सर्व प्रकारच्या योनीत जन्मघार्यास लावते युधिष्ठिरा ह्या लोकात संसार क्लेशांनी पीडित झालेल्या लोकांकडे तू त्यांच्या संबंधाने अभिमान धरून पहा म्हणजे तुला हे वारंवार नष्ट होणाऱ्या स्त्री पुत्राधिका संबंधाने शोक करीत असल्याचे दिसून येईल व जे सारासार विवेकपटू आहेत ते मात्र शोक करीत नाहीत असे कळून येईल यास्तव संसारामध्ये आसक्त न होता उपासनेच्या द्वाराने क्रमाक्रमाने अथवा ज्ञानप्राप्तीच्या चाद्वा, द्वाराने तत्काल मोळवणे हे श्रेयस्कर होय ओम um, तत्स